चाळीस एक्केचाळीस साली मी तात्याला प्रथम पाहिलं मी एकोणीसशे एक्केचाळीस साली नगरला गेलो होतो आणि त्यांचे बंधू तिथे राहत होते त्यांच्या माडीवरती माझं गाणं झालं एवढे मला आठवते आणि तेव्हा मला प्रत्यक्ष यांना पाहण्याची संधी मिळाली असं मला वाटतंय त्यांच्या गाण्याने अगदी प्रामाणिकपणाला सांगतो कि त्या काळामध्ये ज्याने ज्याने मला वेळ लागण्याने त्यापैकी जैल रानडे एक आहे <स्थाँगा> जियन जोशी आणि जैल रानाडे ही दोन नावं त्यावेळेला अत्यंत ख्यातना अत्यंत लोकप्रिय जे आता जीएन जोशींचं एक गाणं या ठिकाणी लावलं होत त्या काळामध्ये ते जितकं चांगलं वाटत होतं तितकं चांगलं आजही वाटत आहे आणि त्याचप्रमाणे तात्यांची गाणी आज लावली ती गाणी त्या काळात जितकी मोहन टाकण्यासारखी होती तितकीच मोहन टाकण्यासारखी आज सुद्धा आहेत याचा एक मला पुन्हा प्रत्ययाचा आनंद मला झालेला आहे मी तात्यानं हे गाणं सांगितलं त्यात मगाशी या ठिकाणी लावलंही परंतु ते गाणं किती चांगलं आहे किंवा तात्याही किती चांगलं गायले आहेत याची साक्ष मला प्रथम आस पडली पण <laughs> मी आधी आधी खरं सांगतो की ज्या वेळेला मी चाल लावून त्याला गाणं शिकवलं त्यावेळेला त्यावेळेपासून त्या आजपर्यंत माझं मन मला खात होतं की त्या त्याने इतकी चांगली गाणी गायली इतक्या सुरेख चालींची गाणी गायली ज्याच्यात त्यांचा एक ठसा होता जसा जयन जोशींचा एक ठसा होता वाटव्यांचा एक ठसा तसाच झेल लाना यांचा एक ठसा होता तर वास्तविक त्यांना त्यांच्या ठश्यासारखं गाणं मी करून त्यांना द्यायला हवं होत पण ते मी केलं नाही आणि आज या अगदी एक अंश मात्र सुद्धा याच्यामध्ये खोटे सांगत नाही किंवा काही रचून सांगत नाही तर आत्ता हे गाणं ऐकेपर्यंत माझ्या मनाला एक खंत होती की जयल नारायण यांच्यासारख्या अत्यंत प्रसिद्ध आणि उत्तम गळ्याच्या अत्यंत तयारीच्या गळ्याच्या आणि जो अत्यंत लोकप्रिय स्वतःच्या गाण्यानी झाला अशा गायकाला मी चाल देत असताना त्यांच्या योग्यतेला किंवा त्यांच्या गाण्याला जी काही उंची आहे तशी मी चाल देऊ शकलो नाही अशी माझी खंत आतापर्यंत होती ती थोडीशी कमी झाली आज मी चाना राणे साहेबांना एकोणीशे एकोणचाळीस सालापासून पाहिलेले आहे मी ब्राह्मण कंपनी नोकरीला होतो तर जून एकोणीशे एकोणचाळीस पेटीवाला म्हणून दोन वर्ष मी होतो तिथं हार्मोनियम साल करत होतो तर त्यावरपासून मी आपल्याला ऐकतोय यांच्या काही रेकॉर्डमध्ये मी पिअन सुद्धा वाजवलेलं असं वाटतं मला वाटतं एखाद्या गाण्या कुठेतरी एक असं वाजवलेलं आहे पियान होत पारसेकरांनी असं त्यावेळेला पण ह्यांचा आवाजाचा मला इतकं वेळ होत आता आपण हे ऐकलं रेकॉर्ड ऐकल पण ह्यांचा आवाज जो आहे की हा असा आवाज खाली खर्जातला आवाज आणखी ते गायचे ज्यावेळेला तानाबिणा घ्यायचे तेव्हा असं भरून ये मन की असं हे खूप असं चालव असंच चालावं मनुष्य तीन मिनटं ते तीन मिनटं पंधरा सेकंड आपल्याला असं नाही काय सेवन्टी तर त्यावेळेला असं वाटतं लगेच रेकॉर्ड संपाय असायला संभूच नाही आणि प्रत्येक रेकॉर्डिंगला आम्ही थोडा उशीर आहात मी आवडीपासून का ग्राउंड फ्लोर मध्ये काळावडा तिथे रामपाड रोठा नंतर मी आलो इथं युनिव्हर्सिटी बिल्डिंग मध्ये मी त्यावेळेस कंपनी नेमणीच आली होती तर तिथं त्यावेळेला त्यांचं जे गाण्याचा जो बेस आहे असा बेस मी कुठंच ऐकले नाही आता बडे गुलाम आणि मी त्यावेळेला ऐकले त्यांचा एक बेसमध्ये घात खाली खर्चात जसे घात गोड तसे उंच घात पण त्यांचा खर्चाचा आवाज कि त्या ताणा ह्या दाणेदार असायचं दादरा तारा यायचं हा हा हा सुद्धा सगळं ताणा तुमच्या गोड कणाला सुख देऊन जायचं जा जा जा? आणि त्या प्रत्येक रेकॉर्डिंगला मी त्यांच्या मी असताना त्यांचं हजर असतो